श्रीधर राम श्रीरामविजय अध्याय विसावा हीच ती रामाची स्वामीनी आता सीतेला शोधावे कुठे या विचाराने हनुमंत रावणाच्या वाड्यात शिरला तेथे एका महालात अनेक सुंदर स्त्रिया अस्ताव्यस्त झोपल्या होत्या हनुमंताने त्यांच्याकडे सूक्ष्मदृष्टी पाहिल्यावर त्यात सीता नाही हे त्याच्या लक्षात आले इतक्यात तेथे सोन्याच्या पलंगावर एक सुंदर स्त्री शांत झोपलेली त्याने पाहिली तिच्या सौंदर्याकडे पाहतात आपले काम झाले सीतेचा चोद लागला असे वाटून त्याने आनंदाने आपले शेपूट उभारले एका भिंतीवर चढून खाली दोन उड्या पण मारल्या दोन टाळ्या वाजवल्या पण तिच्या अंगाला सुवास येत नव्हता आणि ती रामाचे नामस्मरणही करीत नव्हती शिवाय ते तर रावणाचे अंत पुरे हे त्याने ओळखले तेव्हा ही सीता नसून रावणाची पट्ट राणी मंदोदरी आहे हे त्याच्या लक्षात आले मग त्याचा भ्रम नाहीचा झाला शिवाय तेथे अस्तालस्त तर झोपलेल्या स्त्रियांकडे पाण्यात आपण मोठेच पाप केले असे वाटून त्यांनी स्वतःला दोष दिला अखेर हे सर्व आपण सीतेच्या शोधासाठी केले त्या स्त्रियांकडे पाण्यात आपला दुसरा कोणता वाईट हेतू नव्हता अशी स्वतःच्या मनाची समजूत करून हनुमंत शांत झाला रावण आणि मंदोदरी पलंगावर घुसी गेले तेव्हा या दोघांचा आत्ताच प्राण घेऊन टाकावा असे हनुमंताच्या मनात आले तेवढ्यात मंदोदरी ओरडत जागी झाली ती जोरजोराने सांगू लागली मला दुष्ट स्वप्न पडले माझे गळसरी जळून गेली एक बलवान वानराला आला व त्याने अशोकवनात हा विध्वंस केला तो, के तो रामाला घेऊन आला राक्षस कुळांचा नाच झाला माझे स्वप्नच नव्हे तर ब्रम्हवचनच समजा माझे ऐका त्या रामरायाला शरण जा आणि त्याची सीका त्याला परत द्या रावणाने मंदोगरीचे समाधान करीत खोटेच सांगितले मी उद्या तिला परत देतो तू काळजी करू नको रावणाने एका दासीला हात मारून सांगितले तू वनात जा आणि सीतेची बातमी घेऊ नये हनुमंत त्या दासीच्या मागून मागून चालू लागला आता त्याने बारीक चिरत्यावडे रूप घेतले तो अशोकवनात आला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता दासी परत फिरली पण हनुमंत तेथेच राहिला रामरायाचा जय करीत मारुती नाचू लागला जगनमातेचे दर्शन झाले म्हणून स्वतःला धन्य समजू लागला तो आनंदाने उड्या मारू लागला हनुमंताने आजूबाजूला दृष्टी टाकली तेव्हा पक्षी रामनाम घेत होते वृक्ष नामनामाची गर्जना करीत होते हीच त्या रामरायाची आहे हे हनुमंताने ओळखले सीतेच्या अंगाचा सुवास कस्तुरीच्या सुवासापेक्षा काही वेगळाच होता मारुतीने सीतेच्या जवळ येऊन साष्टांग नमस्कार घातला तो अशोक वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसला सीता रामनामाच्या चिंतनात दगवती तिला रामाच्या हातात अंगठी दिसेना म्हणून तिने डोळे उघडले किंवा ती अंगठी तिच्या जवळच पडलेली तिने पाहिली ती अंगठी तिने हृदयाशी धरू म्हटले मुद्रिके राम लक्ष्मणाला सोडून तू पण येथे का आली ते कसे आहे ते सुखरूप आहेत ना अंगठीकडे पाहून सीतेच्या डोळ्यातून अशुंगारा वाहू लागल्या सीता रडू लागली म्हणून राक्षसी अकराल विक्राल रुपे घेऊन धावत येऊन म्हणू लागल्या तू रावणाला वश हो रावणाला माळ घाल आणि सुखी हो नाही तर आम्ही तुला खाऊ टाकू मग मात्र ताने आपले कठीण पुच्छ झाडावरून खाली सोडले आणि त्या राक्षसणींना गुंडाळून ठार मारले सीता स्वतःला दोष देऊन रडू लागली मी पापिणी आहे सोनेरी हरणाचे अभिलाष धरून लक्ष्मणाला त्यावेळी मी अत्यंत कठोर बोलले मी एका साधूला छळले म्हणूनच या राक्षसाच्या हाती सापडले त्याचाच दोष म्हणून का मला रामाचा व्यय होऊन दुःखात पळावे लागले जे साधूंचा छळ करतात त्यांना माझ्यासारखे दुःखात पळावे लागेल तेवढ्याच अशोक वृक्षामधून मंजूर आवाजात रामखा सुरू झाली सीता तल्लीन होऊन ऐकू लागली सीतेला दुःखाचा विसर पडला मारुती गाण्यातून रामाचे वर्णन करून सांगू लागला ज्याने पितृज्ञा पाळली पंचवटीत आला मारीच तेथे खोटे मृगरूप घेऊन गेला पर्णकुटीत रावणाने साधूचे सोंग झिपले धरणीमातेचे सुंदर रत्न त्याने पळवून त्या चोराचा शोध घेत राम किश्किंदीत आला असे सर्व वर्णन सांगून शेवटी मारुती म्हणाला त्या रामरायाचा दास लंकानगर उद्ध्वस्त करून अशोकवनात सीतामाईचे दर्शन करण्यात आलं आहे रामकथा ऐकता ऐकता सीतेच्या यातना पळाल्या त्या वृक्षालाच नमस्कार करून सीता म्हणू लागली राम गायन करणारा धन्याय मला त्याचे दर्शन घ्यायचे तेव्हा हनुमंताने रामकथा थांबवली आणि तो उडी मारून सीतामाईच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि एकदम म्हणाला राम किचकिंठेत ताला आहे मी रामाचं दूत आहे माझे नाव हनुमंत आहे मग हनुमंताने रामाचा विरह वृत्तांत सांगितला हनुमंताच्या भेटीमुळे सीता निर्भय झाली ती त्याला राम लक्ष्मणांचे कुशल विचारू मग सीता म्हणाली हनुमंता तुमच्या सेनेतील सगळेच वानर तुझ्या एवढेच आहेत की तुझ्यापेक्षाही मोठे आहेत ही लंकानगरी जिंकण्यास अतिशय कठीण आहे तुझ्या सगळे असतील तर मात्र ही लंकानगरी जिंकणे अवघड आहे सीतेचे बोलणे ऐकून मारुतीने पर्वता एवढे रूप घेतले सीता म्हणाली तू तुझे रूप आवर तूच रुद्रावतार आहे हनुमंत म्हणाला हे सीते मी आता लंका नष्ट करीन पण रामाने तशी आज्ञा दिली नाही तसे केले तर राम मला रागावतील माते माझ्यापेक्षाही प्रतापेधीर रामाच्या सेनेत आहे सीतेने आश्चर्याने विचारले मग एवढा मोठा सागर तू कसा ओलांडून आला हनुमंत म्हणाला राम मुद्रिकाच मला इकडे घेऊन आली आणि वटे जो त्रासना माते मेरा खूब भूख लगे मैं दुसर हथ फा नहीं मैं एक फे खाने की आज्ञा दी सीता संगली ये राक्षसा कड़क पहाड़ा है ये व्याला परी नहीं हनुमता का जीव भूके कलवला होता तो भूमि पर गड़ाभड़ा लुड़ू लगता सीतामाई ने हनुमता की अवस्था पा आज्ञा दे हनुमंता जमीनी वी फा झाडावर मात्र चढू नको हो। जे वृक्ष सीतेवर आपली सावली धरून होते ते राम उपासक आहेत ते मारुतीने ओळखले ते वृक्ष आपटून तो जमिनीवर आपटू लागला आणि पडलेली फळे खाऊन म्हणू लागला माते तुझ्या आज्ञेप्रमाणेच करतो जे वृक्ष सीता दर्शनाच्या आड येत होते तेच त्याने उपटले फळे खाता खाता मातेचे दर्शन पण झाले पाहिजे अशोकवनाची राखण करणारे सारे राक्षस हनुमंताच्या अंगावर धावले हनुमंताने आपले शेपूट लांब केले सर्व राक्षसांना एकत्र गुंडाळले आणि त्या सर्वांना ठार केले उरलेले काही राक्षस रावणाकडे गेले आणि अशोक मनातील दुर्घटनेचे वर्णन चालू लागले रावणाने ऐंशी हजार राक्षसांना आदले त्या वानराला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा तिकडे मारुतीने विशाल रोग घेतले राक्षसाना शेपटीत गुंडाळले त्यांना आकाशात घर फिरवत समुद्रात आपटले अशा तऱ्हेने ऐंशी हजार राक्षसांचा त्याने नाश केला त्याचा प्रताप पाहून सीता आश्चर्य ठिक झाली आणि आनंदीत झाली स्वतः जम्बूमाळी राक्षस हनुमंतावर चाल करून आला हनुमंताला त्यांनी आव्हान दिले हनुमंताने एक लाच मारून जम्बूमाळ्याचा कोठाट बाहेर काढला रावणाने पाच मुख्य सैन्याधिकाऱ्यासह एक लक्ष राक्षस एकट्या मारुतीवर पाठवले मारुतीने पृच्छाचे उखळे केले लोखंडाची फार हेच मुसळ साळी कांदावे तशी मारुती रावणाचे सैन्य कांडू लागला राक्षसांचा सूक्ष्म देह म्हणजे तांदूळ हनुमंताच्या हातून राक्षस उद्धरून जाऊ लागले रावणाची सात मुले मारुतीने ठार केले अक्षया नावाच्या बलाढ्य राक्षसाला मारुतीने लोखंडाच्या पहाडीनेच ठार केला अक्षयाचा वध झाल्याचे ऐकून रावणाने फार मोठा शोक केला यानंतर रावणाने आसाळी नावाचे एक भयंकर राक्षसी हनुमंताचा समाचार घेण्यासाठी अशोकनात पाठवले तिने आपले प्रचंड तोंड उघडले हनुमंताने सूक्ष्म रूप धारण केले आसाळी राक्षसने छोट्या मारुतीला पकडून तोंडात टाकून त्याला गळून टाकले राक्षस आनंदीत झाले रावणाने तर साऱ्या लंकेला साखर वाटायला सांगितले पण थोड्याच वेळा त्या राक्षसणीचे पोट काढून हनुमंत बाहेर आला आणि ती राक्षसी मरून पडली तेव्हा साऱ्या राक्षसांची घागूरगुंडी उडाली आता या माकडापुडा माकडापुढे करावे तरी काय या चिंतेत रावण पडला त्याला काही सुचे झाले अध्याय विसावा समाप्त